वाल्मिकी रामायण बालकांड सर्ग एकोणी जावा राजेंद्राचे ते चकित करणारे दीर्घ भाषण ऐकून हर्ष रोमांचित होऊन महा तेजस्वी विश्वामित्र बोलले राजश्रेष्ठा तुला योग्य असेस तू बोलास दुसऱ्या कोणाला असे या जगात बोलवणार नाही कारण तुझा जन्म मोठ्या कुळात झालेला आहे आणि तू वसिष्ठांच्या मार्गदर्शनाने चालणार आहेस मात्र माझ्या अंतःकरणात जो हेतू आहे तो आपण पूर्ण करूच असा तू निश्चय कर हे राजसिंह बोललास ते खरे करून दाखवणार आहो हे पुरुषश्रेष्ठा मी एक नियम घेतलेला आहे त्याची सिद्धी होण्याच्या आड इच्छा रूप धारण करणारे दोन राक्षस आहेत व्रत पूर्ण होत आले की अगदी समाप्तीच्या वेळे हे दोघे पराक्रमी आणि सुशिक्षित राक्षस <coughs> मारिच आणि सुबाहू रक्तामांसाचा वेदीवर वर्षाव करतात अशा रीतीने माझा नियम नियमनिश्चय नष्ट झाल्याने केलेले श्रम फुकट गेले म्हणून निरुत्साही होऊन मी त्या प्रदेशातून निघून जातो क्रोध पाखडावा अशी बुद्धी मला होत नाही अशी माझी वर्तणूक असल्यामुळे माझ्या तोंडून शाप निघत नाही म्हणून हे राजश्रेष्ठा झुलपे राखणारा तुझा ज्येष्ठ वीरपुत्र <coughs> राम याला तू मला मी त्याचे रक्षण करीत असल्यामुळे आणि स्वतःच्या दिव्य तेजाने तो उद्ध्वस्त करणारे जे राक्षस आहेत त्यांचासुद्धा नाश करण्याला समर्थ आहे मीही त्याला हितकारक असे पुष्कळ काही देईन यात संशय नाही योगे तो त्रैलोक्यात ख्याती पावेल राम मला मिळाल्याने ते दोघे कोणत्याही प्रकारे पुढे उभे राहू शकणार नाही त्या दोघांना मारण्याला रामावचून दुसरा कोणीही पुरुष समर्थ नाही ते दोघे पापी आपल्या शौर्याच्या गर्वाने फुगलेले असल्यामुळे काळाच्या पाशात अडकलेलेच समजावेत हे राजसिंहा महात्म्या रामाची बरोबरी करणारा कोणीही नाही म्हणून राजा पुत्र पुत्रविषयक स्नेह मना आणू नकोस मी तुला खात्री देऊन सांगतो की ते दोघे राक्षस मेले असे समज वसिष्ठाने जे तपस्वी येथे आहेत ते सुद्धा त्याला जाणतात जर हे राजश्रेष्ठा तुला या जगात धर्मलाभ आणि यशोलाभ कायमचा व्हावा अशी इच्छा असेल तर तू रामाला माझकडे द्यावीस हे काकुच्छा जर तुझे वशिष्ठाली मंत्रे तुला संमती देत असतील तर तू रामाला माझ्याकडे सोपू त्याने संमती दिल्यावर सुख सुखभोगात आसक्त न झालेल्या आपल्या पुत्राला तू मला द्यावीस यज्ञ दहा दिवसांचाच फक्त आहे तेवढाच काळ कमलनेत्र रामाची गरज आहे हे राघवा माझ्या यज्ञाचा कार पुढे जाणार नाही असे कर, कर। तुझे कल्याण हो मनात शो का नकोस हे असे धर्मार्थाला धरून असणारे भाषण करून धर्मात्मा महा महाबुद्धिमान विश्वामित्र थांबले विश्वामित्रांचे ते शुभवचन ऐकल्यानंतर राजा अतिशय शोकाने व्याप्त होऊन थरथर कापू लागला आणि मूर्छित झाला शुद्धीवर आर्या तो उठला पण भयाने पछाडून तो कोसळून पडला मुनीचे ते मनाचे आणि हृदयाचे अत्यंत विदारण करणारे वचन ऐकून महान महात्मा राजा दुःखित झाला आणि आसनावरून खाली पडला बालकांडाचा एकोणिसावा सर्ग समाप्त